लुक अध्याय बावीस नंतर बेखमिर भाकरीचा सण ज्याला वलांडन म्हणतात तो समय जवळ येत होता आणि मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक येशू ला कसे मारता येईल हे बघत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती नंतर सैतान येहुदा मध्ये ज्याला इस्क्रियत म्हणत व जो बारा जणांपैकी एक होता त्याच्यात शिरला येहुदा मुख्य याजक व मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि येशूला त्यांचा हाती कसे धरून देता येईल याविषयी केली त्यांना के फार आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचे मान्य केले म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरून त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला बेखमीर भाकरीचा सण ज्या दिवशी वलांडनाचे कोखरू मारा वयाचे तो दिवस आला तेव्हा त्याने पेत्रव यांना सांगून पाठविले की जा आणि आपण साठी वलांडन सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ पेत्रव यव्हान येशूला म्हणाले आम्ही ते कुठे करावे अशी तुमची इच्छा आहे तो त्यांना म्हणाला तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हाला भेटेल तो ज्या घरात जाईल तेथे जा आणि घरमालका सांगा गुरुजींनी तुम्हाला विचारले आहे की माझ्या शिष्यांसह हो, वलांडन सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे तो मनुष्य तुम्हाला माडीवरील सजविलेली खोली दाखविल तेथे तयारी करा तेव्हा पेत्र व यवन तेथून निघाले जसे यशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वलांडनाच्या भोजनाची तयारी केली वेळ झाली तेव्हा येशु त्या सहज मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्या बरोबर वलांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती कारण मी तुम्हाला सांगतो कि देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही नंतर त्याने पेला घेतला आणि उपकार मानले तो म्हणाला हे घ्या आणि आपसात वाटून घ्या कारण मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्ष रस घेणार नाही नंतर त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले त्याने ती मोडली आणि त्यांना दिली व म्हणाला हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले आहे माझ्या आठवणीसाठी हे करा त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे जो तुमच्यासाठी ओतला जात आहे परंतु पहा माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्या बरोबरच मेजावर आहे कारण मनुष्याचा पुत्र जसे निश्चित केले आहे त्याचप्रमाणे मरावयास जाईल परंतु ज्याने त्याचा विश्वासघात केला आहे त्याचा धिक्कार असो आणि ते एक एकमेकाला प्रश्न विचारू लागले हे करणारा आपणापैकी कोण असावा तसेच त्यांच्यामध्ये अशा संबंधी वाद निर्माण झाला की त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे पण येशू त्यांना म्हणाला विदेशांचे राजे त्यांच्या लोकांवर प्रजेवर सत्ता गाजवितात इतर लोकांवर अधिकार असणारे माणसे लोकांनी त्यांना लोकांचे उपकार करते भाग पार स्वतः उपकार करते मन घु तुम्हें लहान वावे व जो अधिकारी है त्याने सेवक वावे मोटा को मेजा वसतो तो जो सेवा करते जो मेजा वसतो तो नहीं का परंतु मी तुम सेवा करना सारा है परंतु माझ्या परीक्षेमध्ये मा माझ्या पाठीशी उभे राहलेले असे तुम्हीच आहात ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ती केली तशी मी तुमची नियुक्ती राज्यावर करतो म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्रायलाच्या बारा वंशाचा न्याय करावा शिमोना शिमोना ऐक सैतानाने तुम्हाला घव्हा सारखे चाळावे परन्तु शिमोना तुझा विश्वास ढूं नए तुझा प्रार्थना कसू के लिए तू पुनः वर्लासुजा भाव स्थिर कर परंतुन पेत्र त्याला प्रभु मी तुझा बरबर तुरु व मरने सा तैयार है पेत्रा मी तुला तू माला ओखतोस तीन वेला नाकारी पर्यत आज कोमड़ा तुम्हाला कोबड़ा आरवेश वाह कमी पड़े का ते तो है पिशवी सुधा घयाव तलवार नहीं तेला झगा विकावा एक विकत घयाव कारण मी तुम्हाला सांगतो हा शास्त्रभाग भाग माझ्या परिपूर्ण झालाच पाहिजे आणि तो अपराधी असा गणला गेला होय हा माझ्याविषयी संदर्भ पूर्ण होत आहे ते म्हणाले प्रभू पहा दोन गरवारी आहेत तो त्यांना म्हणाला तेवढे पुरे तो निघाला आणि नेहमीप्रमाणे जैतुनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले तो त्या ठिकाणी आला तेव्हा त्यांना म्हणाला तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्पे इतका दूर गेल्यानंतर त्याने गुडगे टेकले आणि अशी प्रार्थना केली पित्या जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्याकडून घे तर माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला दुःखाने ग्रासलेला असताना सुद्धा त्याने अधिक काकूतेने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबा सारखा जमिनीवर पडत होता आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तेव्हा ते, ते त्यांच्या दुःखामुळे थकून जाऊन झोपी गेलेले आढळले तो त्यांना म्हणाला तुम्ही का झोपत आहात उठा आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा तो बोलत असता लोकांचा जमाव आला आणि बारा शिष्यातील येहुदा येलेला एक जण त्याच्या चालत होता येसूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला परंतु येशू त्यास म्हणाला येहुदा चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा तू विश्वासघात करतोस काय त्याच्या भोवती जे होते ते काय होणार हे पाहून म्हणाले प्रभू आम्ही तलवारीने मारावे काय त्यांच्यापैकी एकाने मुख्य याजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला येशू उत्तर दिले असे काही करू नका त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्याला बरे केले नंतर येशू मुख्य याजक मंदिराचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते त्यांना म्हणाला तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात जसा काय मी लुटारू आहे मी तर तुम्हा बरोबर दररोज मंदिरात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही परंतु ही तुमची आणि अंधाराची राज्य करण्याची वेळ आहे त्यांनी त्याला अटक केली व ते त्याला मुख्य याचकाच्या घरी घेऊन गेले पण पेत्र दरून त्यांच्या मागे चालला त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्या बसले पेत्रही त्यांच्यात बसला एका दासीने तेजे त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली हा मनुष्यही त्याच्या बरोबर होता पेत्र ते नाकारून म्हणाला बाई मी त्याला ओळखत नाही थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्याला पाहिले आणि म्हणाला तू सुद्धा त्यांच्यापैकी काय पण पेत्र म्हणाला मी नाही नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणाला कात्रीने हा मनुष्य सुद्धा त्याच्याबरोबर होता कारण हा गालिलाच आहे परंतु पेत्र म्हणाला ग्रस्ता तू काय बोलतोस हे मला कळत नाही तो बोलत असताना त्याच क्षणी कोंबडा आरवला आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले पेत्राला प्रभूने उच्चारलेले वाक्य आठवले आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशी असे सांगितलेले त्याला आठवले मग तो बाहेर गेला आणि दुखाने रडला पहारा त्याचा उपास करायला व त्याला मारायला सुरुवात केली त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्याला प्रश्न विचारू लागले ते म्हणाले ओळख थोड़ बघू तुला कोणी मारले आणि ते त्याचा अपमान करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्या दोन्ही प्रकारचे लोक मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्याला त्याच्या सभेत घेऊन गेले ते म्हणाले जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हाला सांग येशू त्यांना म्हणाला जरी मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि जरी मी तुम्हाला प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्व समर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल ते सर्व म्हणाले तर सर मग तू देवाचा पुत्र आहेस का त्याने त्यांना उत्तर दिले मी आहे असे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मग ते म्हणाले आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे आता स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत